आट्या। आट्या। आट्या। रे जी जी। रे जी जी। आप सुन रेडियो एक सौ सात दशमलव आठ एफ एम पुनेरी आटिया हो आयका काय, दिसली हो, हो, कुटली है। चला आता थी पांच सात वर्ष अभ्यास करून अभ्यास, अभ्यास, अभ्यास केला। केला हो, हो, ना करो आहो अरे श्चार, श्चार, चार, चार। चार। ओ, गुगल वर इथे वो नमस्कार अपमान ऐक शकतो नमस्कार वन जीरो सेवन पॉइंट एट 107.8 एम वर आप सर्व स्वागत है एक मुलाकात कार्यक्रम मध्य आणि मित्रांनो आजच्या एक मुलाकात मुलाखत कार्यक्रममध्ये गायकवाड सर आपल्या बरोबर आहे ए आर्टिस्ट ते काम करतात बासुरी वादन करतात आणि त्यांचे एक युनिक एक्सपिरियन्स आहे की ते कुठेही शिकायला गेले नाही इन्स्टिट्युशनमध्ये किंवा गुरुकडे पण त्यांना ते ईश्वराकडून भेट मिळालेले स्वतःच ते बासुरी वाजवतात प्रॅक्टिस करतात आणि मोठे मोठ्या लोकांबरोबर बसून ते आपला प्रेझेंटेशनही दिलं आहे त्यांनाही आनंद दिला आहे तर आजच्या या एपिसोडमध्ये मला असं वाटतं की ते तुम्हालाही आनंद येतील आणि नक्कीच या कार्यक्रमामध्ये त्यांची बासुरी आणि त्यांचे एक्सपिरियन्स आपण ऐकणार आहे त्यांचे बासुरी वादन पण आपण ऐकणार आहे तर आपण त्यांचं खूप खूप स्वागत करूया रेडिओ पुणेरी आवाज टीम तरफे गायकवाड सरांचा खूप खूप स्वागत आहे नमस्कार थँक यू आवर्जून मला पुणेरी आवाजमध्ये बोलवाल्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो ज्या हिशोबाने माझी म्हणजे वावर केले किंवा असत तर मी बासरी वाजवतो बासरी वाजवल्यामुळे संगीताचं एक माध्यम आहे आणि मनाला शांती स्वत कुणाला नाही तर सैल्फला तरी होईल ह्या हिशोबाने मी शिकलेला आहे कारण स्वतःच्या खुशीसाठी म्हणा किंवा आपल्या मनोरंजनासाठी म्हणा आणि पूर्वी कसे मला संगीताचं पहिल्यापासूनच नाद आहे आहे आणि त्यातला त्यातल्या मला बरेच गाणी म्हण म्हणजे ऐकायलाही आवडतात आणि गुणगुणायला पण आवडत होते पण बासरी एक मला असं एक वाद्य वाटलं की ज्या वाद्याला कोणाची साथची गरज नाही किंवा कुठल्या जागेची गरज नाही वेळेची गरज नाही या या हिशोबाने मला ते वाद्य आवडलं आणि मी ते त्या हाताळलं आणि मला हे देखील माहीत नव्हतं की बासरी शिकतात तर मला वाटलं की तिथं सहा हो होल आहेत आणि फुकायचं एक होल आहे <laughs> त्याच्या पलीकडे काय पाहिजे तुम्हाला ते कोण बासरी बनवणे काहीतरी केलंच असेल मग त्याला मी हातं बोट चाळत आवाज काढत फु फा करत करत मग हळूहळू एक एक गाण्याचे कडवे एकच थोडं दोन म्हणजे मोकळाच का होईना तेवढं करत गेलो त्याच्यानंतर थोडंसं पुढतोड असं करत करत गेलो आता वाजवत तुम्हाला आवडेल का नाही हा एक वेगळा विषय आहे तरी पण <laughs> बासरी वाजवतो आणि बासरी वादक आहे म्हणलं तर मला तर वाजवावंच लागणार आहे तर आवड निवड जी तुमची राहील प्रेक्षक बघू पुढे काय असं होतं गायकवाड सर थोडक्यात एक्सपिरियन्स तुम्ही सांगितला कि नंतर तुम्हाला माहिती पडलं की हे बासुरी सुद्धा शिकवला जातात कसे वाजवायचे हे शिकवलं जातं याची ट्रेनिंग आहे याची इन्स्टिट्यूशन आहे बरेच लोकांना माहिती नसेल तो माहिती आज पडला असेल त्यांनाही आणि मी असं वाटत होतं की बासरी वाजवायच्या म्हणजे ते नुसतं घरी घेऊन यायच्या आणि प्रॅक्टिस करायच्या असं आहे पण आज असं नाही आहे आज तुम्ही त्याला व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकता आणि त्याच्यामध्ये कसं कोणतं गाणं वाजवता येईल तुम्हाला हेही तुम्हाला शिकवलं जातं तर नक्कीच त्यांनी स्वतःहून शिकलेत आणि फार सुंदर त्यांनी शिकून घेतलं स्वतःसाठी हे एक मेडिटेशन पण करत असतात ते म्हणून त्यांना ते आवडतो शांतीमध्ये बसायचा आणि शांतीमध्ये बसल्यानंतर काय करूया आपण थोडासा म्युझिक वगैरे पाहिजे तर ते स्वतःसाठी ते स्वतःच्या आनंदासाठी त्यांनी ते बांसुरीवादन शिकले आणि आज आपल्यासमोर एक छोटासा प्रेझेंटेशनही ते करणार आहे गायकवाड सर एक छोटासा गाणं आमच्या श्रोतांना बांसुरीमध्ये ऐकवा तुम्ही जरूर <laughs> जरूर जरू. <laughs> गायकवाड सर फारच सुंदर हिंदी फिल्मचं एक ओल्ड सॉंग तुम्ही प्ले केला त्याच्यामध्ये <laughs> तुमच्या लक्षात आलं असेल आणि माझंही लक्षात आलं सुरुवातीला मी म्हंटल कोणतं तरी हिंदी गाणं आहे पण कोणतं हे महत्वाचं आहे तर हे लता मंगेशकरचं त्यांनी एक सुंदर गाणं त्यांनी ऐकवलं आपल्याला आणि हा वो कोणती असं मला वाटतं फिल्म होतं मनोज कुमारचा त्याच्यामध्ये हा गाणं आहे लग लगजागले हा <laughs> मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकला आणि असं वाटतं की तुम्हाला ही आनंद खूप आला असेल हा बासरीमध्ये जे गाणं जेव्हा आपण ऐकतो तर एक शांतीचा अनुभव होतो एक खुशी मिळतो कुठल्याही वाद दे तुम्ही शिकला आणि थोडंसं जरी वाजवलं तर त्याचा आनंद अफार असतो आणि त्या आनंदासाठी आपण आपलं जीवन जगत असतो कधी कधी आपण पैशांमध्ये किंवा कपड्यांमध्ये किंवा गाडींमध्ये हे आपण आनंद शोधत असतो पण ते तेवढं सुख नाही देणार जेवढं तुमच्याकडे एक इन्स्ट्रुमेंट वाजवण्याची जी कला तुमच्याकडे येईल किंवा तुम्ही शिकणार तर हे लाईफ तुम्हाला जे आहे ना सुकवून देणार आहे आनंद देणार आहे तर गायकवाड सर एक विचारायचं म्हणजे तुम्ही आपलं जीवन कसं व्यतीत करता तुमचा काय बिझनेस आहे काय करता तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे आमच्या पुणेकरांना सांगा जरा येस yes, जरूर मला आवडेल ॲक्च्युली एकोणीसशे बहात्तरला मी टाटा मोटर्स त्यावेळेला टेलको म्हणत होते ते मी जॉईन केला मी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला आहे आणि तेव्हा मी एक दोन वर्ष करून मला कंपनीतर्फेच दुबईला ट्रान्सपर्ट केलं आणि तिकडे एक मोठं प्रोजेक्ट होतं अबुधाबीला म्हणजे म्हणजे तिथलं कॅपिटल आहे अबुधाबी तिथं त्यांच्या राजाचं पॅलेस बांधायचं होतं तर त्यानिमित्ताने मला तिकडं पाठवलं गेलं आणि तिथंच मग मी राहिलो त्यांचं प्रोजेक्ट जे कम्प्लीट होईपर्यंत आणि गेली आता चाळीस वर्षापासून मी दुबईला आहे माझी दोन तीन मुलं आणि एक मुलगी हे पण तिकडे जॉब करतात मला आता नातवंड पण आहेत ना <laughs> आणि मी माझी फॅमिली वगैरे घेऊन मी दुबईलाच स्थायिक आहे आणि इकडे कधी अधूनमधून म्हणजे माझी शेती वगैरे आहे अक्कलकोटला स्वामीचं जे स्थान आहे तर तिथं ते शेती वगैरे बघायला मी दोन तीन महिन्यांनी एकदा चक्कर मारून जात असतो हे दिनचर्य आता चालू आहे आणि आता मी रिटायर्ड आहे रिटायर्ड असल्यामुळे जरा बासरीकडे जास्ती जोड आहे चाललेलं आहे आता म्हणजे <laughs> थोडंफार सेवा थोडीफार सोशल वर्क थोडंफार काय असं तर आज लकीली रेडिओ पुणे रे आवाज हे भेटले आणि रमेशजीचं मी थँक्यू म्हणतो की अचानक आमची मुलाखत झाली भेट झाली आणि त्यांनी आवर्जून मला एक सांगितले की आपली चला मुलाखत द्या त्या हिशोबाने मी आज तुमच्यासमोर आहे प्रेक्षको आणि खरंच मला आनंद होत आहे की आजपर्यंत मला बासरी ऐकावायला पण अशी वेळ किंवा असा प्रसंग किंवा काय आहे याला शोधावं लागलं किंवा काही ठिकाणी मी वाज वाजवलेलं पण आहे पण सगळ्यांच्या कानावर जाईल असं ऐकलं नव्हतं तर आज ह्या माध्यमातून जरूर जितके माझे ऐकणारे लिशनर आहेत त्यांना मी धन्यवाद करतो आणि माझी बासरी ऐकल्याबद्दल मला इतकं मनापासून मी आनंद मिळतो गायकवाड सर आपल्याबद्दल सांगितलं तुम्ही आणि हा फॅमिलीबद्दलही सांगितलं तुम्ही आणि तुम्ही अक्कलकोट आणि महाराष्ट्राच्या असून आणि इथे टेल्कोमध्ये काम करून आता तुम्ही कंपनीतर्फे दुबईला गेल्या आणि तिथे स्थायी झालेत आणि इथे येतात मधून मधून तुम्ही सेवा करतात आणि आपले बासुरी आता तुम्ही रिटायर झाल्यामुळे जास्तीच वाचवतात आणि त्याची एक आवड आहे तुमच्याकडे तर मित्रांनो आता घेऊया छोटासा ब्रेक ब्रेक परत गायकवाड सरांशी बोलूया आपण ऐकत आहेत पुणेरी आवाज वन झिरो आनंदी राहा आनंद लुटा च आप सुन रहे हैं रेडियो पुनी आवाज एक सौ सात दशमलव आठ एफ एम खुश रहो खुशियाँ बाटो नमस्कार मित्रों ब्रेक न स्वागत है एक मुलाकात कार्यक्रम मे एक मुलाकात कार्यक्रम आज खास आर्टिस्ट गायकवाड़ सर है इंजीनियर प्रोफेशन अपना सुरुला प्रोफेशन मधे सफल ही फार कमात एक आवड़ होती कि आर्टिस्ट बनाए आर्टिस्ट बनने बसुरी का उपयोग किया शिकले स्वतः आणि आता बासुरी वादन सगळीकडे करतात जिथेही जातात त्यांचे पहिले ते गाणं वगैरे आपल्याला सर्वांना ते ऐकवतात तर फारच आनंद वाटतो मी गायकवाड सरांना म्हणणार की अजून एक आपला मराठीत ना मराठी पुणेकरांना ऐकवा ना बासुरीमध्ये मराठी गाणं <laughs> हे गाणं आहे नको वाज अशा ह्या टाईप जे जे, जे हे तुम्हाला गाणं <laughs> फारच सुंदर गायकवाड सर आनंद वाटला तुमचा हा बासरी वादन ऐकून आणि गाणं पण फारच सुंदर मराठी गाण्यावर तुम्ही हे फ्लूट वाजवलं आणि नक्कीच आशा व्यक्त करतो आपले पुणेकरांना आनंद वाटत असेल आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला ऐकून तुमचे अनुभव ऐकून आणि जाता जाता मी म्हणणार की आपल्या जीवनामध्ये जेव्हा संघर्ष येतो तर संघर्ष काही काळापुरती असतो तर तुमच्या जीवनामध्ये असा संघर्ष म्हणून किंवा मुश्किल दौर ज्याला म्हणतात आपण हिंदीमध्ये असं काही संघर्ष चा वेळ आलाय का तुमच्याकडे हो संघर्ष म्हणजे संघर्षच पुरे <laughs> जिंदगी मी मी म्हणू शकतो की एक मी साध्या शेतमजुराचा मुलगा आहे <laughs> शे, शेती तर दोन ती गोष्ट आहे शेतमजुराचा मुलगा आहे त्यात शाळा शिकण्यामध्ये पण मला दिली पण मी माघारी बघितलेलं नाही जसं वेळ येईल जसं काळ येईल किंवा जसं आणि जे करता येईल तितकं मी करत गेलो आणि मी ही जी माझी सिव्हिलची जी डिग्री आहे ती धारवाड कर्नाटकमध्ये जाऊन मला इथं कोण नाही पण तिथं एका व्यक्तीने मला हेल्प केली पर्सनली आणि तिथून मी एका इन्स्टिट्यूटमधून ही डिग्री हासिल केली आणि मी टेलकोला जॉबला लागलो आणि तेव्हापासून ज्यावेळेला मग दुबई मग दुबईच्या नंतर मग सगळंच देवाने सगळंच काय आपल्या पाठिंबाचं जे काय कष्ट होतं सगळं ते विसरायलाच लावलं आणि आता इतका आनंदित आहे की देवाला आता एकच मागतो लोक सगळे पैसा अडका मागत असतील मी देवाला पैसा अडका काही नाही मागत काहीच नाही मागत मी म्हणतो देवाला की तू बस जसा ठेवलेलाही जाता तसाच ठेव बाकी पैशाचं वगैरे किंवा असं का काय नाही काय तर हे एक आपल्या जीवनशैली आणि आपली वाटचाल आहे आप पहिल्याचे दिवस फार खडतर गेले म्हणजे आता तुम्ही म्हणू शकता पाहायला चप्पल पण मिळाली नाही आणि एक ड्रेस दोन ड्रेसच्या वर कपडे पण नाही मिळाले आणि शाळेसाठी पण असं पुरसं सा साहित्य नाही मिळालं मित्रांच्या सहयोगाने म्हणजे बऱ्याच लोकांचं असं असतं मला वाटलं की मी पण काही स्पेशल नाही तर मी पण त्या चाकोरीतून आलो आणि कसं तरी थोडंफार केलं आणि आज सगळ्याच्या देवाच्या कृपा म्हणा कुणाच्या ज्या शुभ संकल्प असतात कोणाचा आशीर्वाद असं म्हणा आई आशीर्वाद म्हणा तर आता मी बऱ्यापैकी ठीक आहे आणि असं दिनचर्या चालू आहे आता आता स सगळ्यात म्हणजे आता मला कसलं व्यसन नाही बिडी काडी नाही किंवा कुठलं काय नाही तशी तलप येते तशी मला फक्त बासरीची तलप येते आणि मग जसं तुम्हाला म्हणतात ना की स्मोकिंग झोन असतं त्या ठिकाणात म्हणजे कुणाला तुम्हाला स्मोक करता येत नाही तसं मला बासरीला देखील एक झोन शोधावं लागतं <laughs> आणि एकांत कुठंतरी गाठतो काहीतरी काढतो आणि तिथले मनातली सगळं काय आहे ते बासरीमध्ये उतरून वाजवतो बासरीची आवड आहे कलेची आवड आहे आणि मी फक्त मीच ऐक वाजवत वाजून एन्जॉय करत नाही पण मी ऐकण्यामध्ये दे देखील फार एन्जॉय करतो आणि संगीतामध्ये फारच मला आनंद मिळतो आणि जीवनशैली माझी संगीतामुळे थोडी बदललेली आहे हे पण मी म्हणू शकतो <laughs> अच्छा गायकवाड सर फारच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केला नक्कीच आपण कुठेही जातो काम करत असतो प्रोजेक्ट निमित आपण फिरत असतो त्याच्याबरोबर आपली मेहनत पण असते आणि सुरुवातीच्या जेव्हा जे लहानपणाचा किंवा बालपणाचा मना शाळेत शिकताना ॲज अ स्टुडंट लाइफ म्हणा ते फार स्ट्रगल तुमचं राहिलेलं आणि त्या स्ट्रगलतून तुम्ही जेव्हा बाहेर आलं संघर्ष जेव्हा तुमचं संपला त्याच्यानंतरच तुम्हाला ते, ते सुखाच्या जे सूर्य आहे ते तुम्हाला दिसलं आणि आज देवाच्या कृपा आणि मना तुम्ही एकदम स्वस्त आहे आणि मस्त आहे तर तुमचे हॉबीज काय काय हे थोडं सांगा आम्हाला बासुरी व्यतिरिक्त अजून काय आहे का <laughs> हॉबीज म्हणजे थोड्या काळापूर्वी क्रिकेटच फार वेळ होत mm -hmm. माझ्या मुलाला देखील मी लॉर्ड सिंगल अंडर नाईन्टीन मध्ये म्हणजे आवड असल्यामुळे पाठवलेलं त्यांना शिकवलं हे केलं तरी काय ते जमलं नाही तुम्हाला माहिती स्ट्रेलचं असतं पण uh -huh. क्रिकेटची फार आवड होती आणि गाणे आणि भजन uh -huh. कुठं भजन असेल किंवा काय असेल मला बोलवायची काही गरज नाही फक्ती मला आवडते आणि त्यामुळं मी कुठेही ऐकायला जातो होतो आता तुम्हाला सांगणेच तात्पर्य म्हणजे मी आत्ताच बोललो की तुम्हाला मी आता रिटायर्ड झालो जॉबपासून आणि आता फ्री आहे तर फक्त बासरी वाजवण्यासाठी काही देश फिरलेला आहे मी फक्त बासरी घेऊन <laughs> बासरी घेऊन गेलो तिथंही जसं शहर सिटी बघणं नाही मी डोंगर गाठले झरणे गाठले पहाडी गाठल्या आणि एकांत गाठलं स्पेशली mm -hmm. मी आता परवा मॉरिशियसला गेलो होतो फक्त बासरी वाजवायला लोक हसतील वेगळाच अनुभव आहे खरंच मी फक्त लोक ऐकून होतो सिनेमामध्ये पाहिलेलं मॉरिशियसला शूटिंग होता तर नाय फार छान आहे आणि खरंच इतकं सुंदर मॉरिशस आहे तिथं झरणे नदी समुद्रकिनारा वगैरे आहे बासरी घेऊन गेलो एकांत मध्ये भरपूर वाजवलो लोकांचा प्रतिसाद आला लोक पैसे पण टाकून गेले काय काय केले खरं सांगतो आणि तेच पैसे मी खरं सांगतो तिथं हिंदू हे तर ते सगळे पैसे घेऊन मी तिथं हिंदूच्या देवळामध्ये दिलेला माणूस आहे तिथे सांगितलं की ह्या याचा प्रसाद घे आणि म्हणजे असं थायलंडला पण गेलो होतो बँकॉकला गेलो होतो आणि तिकडे समोर आई म्हणून आहे असं म्हणजे अशा ठिकाणी गेलो की जी म्हणजे मला आनंद होईल अॅटमॉस्फिअर मला भेटेल तर याचा अर्थ असा नाही की म्हणजे पैशायला म्हणून फिरायला गेलो नाही पण मला बासरीचा वेळ आहे आणि आज आजपर्यंत देखील कोण मला आवर्जून सांगितलं की बासरी वाजवू तर मी जातो आ आताही मला लोक बोलवतात आणि भाग्याचीच गोष्ट असं समजा ज्याचं आम्ही संगीत ऐकवतो असं एके वेळेला अक्कलकोटला स्वामीची पुण्यतिथी होती आणि तिथं पुण्यतिथीला स्वामीच्या नेमी लता दिदी हृदयनाथ मंगेशकरजी अनुराधा पौडवाल सुरेश व्हाडकर कविता कृष्णमूर्ती अशा सारखे दिग्गज कलाकार येऊन त्याचं ते, ते पहिल्या दिवसं उद्घाटन करतात आणि तिथले ते राजे जन्मंजय राजे भोसले हे ते अन्नक्षेत्र वगैरे चालवतात त्यांची नजर माझ्यावर पडली आणि माझी कधी त्यांनी वासरी ऐकली होती आम्हाला माहीत नाही पण त्यांनी तिथं आम्हाला मोका दिला आणि <laughs> पंडित हृदयनाथ मंगेशकरच्यासमोर विवाह विवावरी आपटे होत्या आणि त्यांची मुलगी नाथ राधा म्हणून होते आणि स्वतः पंडित रदयानाथ मंगेशकरजी होते आणि मंगेशकर त्यांनी मला त्यांनीच अनाऊन्स केलं की म्हणाले की अरे तुमच्या काकेत करसान गावबरोबरचा म्हटलं जर तुमच्याकडे असा मोठा एक कलाकार आहे तर पांडुरंग गायकवाड हे येतील आणि आपल्याला सगळ्यांना बासरी वाजून मंत्रमुग्ध करतील असं त्याने अगोदर बोललं मी घाबरलो गेलो आणि बासरी हातात धरलीन स्वामीनायण हातात आहे पुढचं काम तुम्ही करा आणि त्यांना खरंच इतकं आवडलं आणि त्यांनी माझी फार वा केली आणि मला फार मोठा पुरस्कार दिला अवॉर्ड दिल्यासारखं <laughs> झालं असे योगायोग आणि यापुढेही मी ऑपॉर्च्युनिटी शोधत आहे मला बाकी पैसा अडका नको पण मला कोण वाजव म्हणून जरा स्टेजवर मला मोका दिला तर आ... मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो पुण्यात कुठेही काय असेल तर प्लीज मला चान्स द्या बोलवा <laughs> आणि बासरी माझी ऐका <laughs> uh, गायकवाड सर फार सुंदर एक्सपिरियन्स आपली बासुरी आणि हॉबीज बद्दल तुम्ही सांगितलं नक्कीच आमच्या मित्रांनाही श्रोता मित्रांना आवडत असेल की कसं एक uh, हॉबी असलं तर व्यक्ती काय काय करतो हॉबीनी त्याच्या जीवनामध्ये एक आनंद मिळतो एक आंतरिक खुशी मिळते त्याच्यासाठी ते काही करायला तयार होतं तसंच गायकवाडांसाठी पण हा बासरी पण जे त्यांच्या एक हॉबी नाही आहे त्यांची एक कला ते त्याच्यावरती आपला समय अपना वेड़ दी तैयार करा तैयार है एकांत शोधत एकांत शोधन ते बासुरी वाजतर आवत नवीन नवीन का नवीन गाने का शिकताल अ शोध कर प्रयोग करता लोकान ही ऑफर करता कि तुम्हें माला बोलवा आमरते प्रयोग करना नक्की आज एपिशोडमे तुम्हारा ही आनंद आला अलग Uh, फारच सुंदर जे एक्सपिरियन्स आहेत गायकवाड सरांनी सांग आपल्याला शेअर केलेत त्यांच्या या एपिसोडमध्ये येऊन पुणेरी आवाजमध्ये एक मुलाखात प्रोग्राममध्ये आले ते आलेत त्यांच्या खूप खूप धन्यवाद एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल आणि नेहमीच मी म्हणणार तुम्ही असंच आमच्या या स्टुडिओमध्ये येत राहा आणि तुम्ही आपला अनुभव आणि बासुरी वादन नक्कीच शेअर करा धन्यवाद <laughs> थँक्यू जरूर जरूर यापुढे पण आपण भेटत राहू माध्यम पुणेरी आवाजच्या रेडिओच्या माध्यमातून असं मला पुढच्या काळात बोलवले की मी जरूर आवर्जून येईन आणि तुम्हाला बासरी ऐकवेन मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आपण गायकवाड सरांना ऐकलं त्यांच्या बासरीचे जे गाणं आहे तेही ऐकलं आपण आणि पुढेही त्यांना आपण बोलवत राहूया मध्ये मध्ये त्यांच्या जसं इकडे पुण्यात येण्याचा प्रोग्राम झाला तर नक्कीच आपण स्टुडिओमध्ये त्यांना परत बोलूया आणि परत त्यांचे नवीन प्रयोग जे नवीन गाणे तेही ऐकूया आपण आणि त्यांच्या एक्सपिरियन्स ऐकूया आता या एपिसोड मधे बस एवडत भेटू दुसर एपिसोड मध्य तो तुम्ही ऐकत रहा पुनेरी आवाज अपन ऐकता है रेडियो पुनेरी आवाज 107.8 जीरो सेवन पॉइंट रहा आनंद लुटा